पुस्तक नैतिक धर्म लेखक मोक गांधी वाचक विद्या पाटील प्रकाशकाचे निवेदन एथिकल रिलिजन हे पुस्तक मुळात विल्यम मॅकिंटायर साल्टर संस्थापक सोसायटी ऑफ एथिकल कल्चर शिकागो यांनी लिहिले होते व ते अमेरिकेत अठराशे एकोणनव्वद साली व इंग्लंडमध्ये एकोणीसशे पाच साली प्रकाशित झाले होते त्या पुस्तकाचे सार सांगणारे लेख गांधीजींनी इंडियन ओपिनियनमधून 5 जानेवारी 1907 ते 23 एकोणीशे 1907 पर्यंत प्रकाशित केले होते. गुजराती लेख माल गांधीजींनी केवळ 8 प्रकरणांचा सारांश प्रकाशित केला होता त्या लेखाचा इंग्रजीत करण्यात आलला अनुवाद कलेक्टर वर्क्स महात्मा गांधी खंड सहा मध्ये प्रकाशित करण्यात आला होता त्यावरुनच मराठीतील हा अनुवाद प्रकाशित करण्यात आम्हाला आनंद होतो मराठीतील या अनुवादाचे वाचक स्वागत करतील अशी आम्हाला अपक्षा आह अनुवादकाच ऋणनिर्देश एथिकल रिलिजनचा अनुवाद करण्याची संधी नवजोन प्रकाशन आणि श्री टी आर के सोमय्या यांनी मला दिल्यामुळे मी यांचा आभारी आहे यानिमित्ताने गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली ब्रिज मोहन हेडा